स्कंध आठवा अध्याय दहावा वर्षगत ईश्वर वर्णन हिरण्यमय नावाच्या वर्षात भगवंतची पूजा करतात तो योगांचा अधिपती आहे हिरण्यमय वर्षाचा अधिपती आहे तो या परमपूज्य ईश्वराची सेवा करीत असतो राजा आर्यमा म्हणतो भगवान कुर्माला माझा नमस्कार असो संपूर्णपणे सत्वगुणच भगवान कुर्माचे ठिकाणी आहे पण तरीही त्याचे मूळ स्थान कोणते याचे आकलन होत नाही तसेच त्याचा काल वगैरे यांची गणना करता येत नाही तो सर्वगत असून सर्वांचा आधार आहे म्हणून अशा या देवाला माझा नमस्कार असो त्याचे हे पृथ्वीव्यादी स्वरूप त्याच्या मायेमुळेच प्रकट होत असते आणि म्हणून त्याच्या स्वरूपाचे हे दृश्य दिसत आहे अनेक प्रकारांनी त्याचे स्वरूप वर्णन केलेले आहे पण ते सर्व प्रकार केवळ भ्रमामुळेच भासतात त्यामुळे त्याची संख्यास करता येत नाही सारांश अनिर्वचनीय अशा स्वरूपाचा जो ईश्वर त्याला नमस्कार असो मनुष्य म्हणजे जरायुज उवा लिखाण ढेकून या यासारखे प्राणी स्वेदज तसे पक्षी सर्प प्राणी अंडज वृक्षवेली उद्भेज असे हे चराचर विश्व देव ऋषी पितर भूते इंद्रिय गोचर होणारे विषय जात द्युलोक आकाश पृथ्वी पर्वत नदी समुद्र द्वीप ग्रह नक्षत्रे इत्यादी सर्व नावाचा वाचक तो एक परमात्मा कारण ही सर्व त्याचीच नावे आहेत हे ईश्वरा वास्तविक पाहता तुझ्या नावाचे तुझ्या स्वरूपाचे आणि तुझ्या आकारांचे अनेक वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत पण कपिल मुनीसारख्या पंडितांनी ती संख्या चोवीस पर्यंतच कल्पली आहे त्यावरून एकूण चोवीस सत्वे आहेत असे त्यांचे मत आहे पण तत्वज्ञानी पुरुष मात्र तात्विक दृष्टिकोनातूनच या मनाचा विचार करतो आणि तू तत्वरूप आहेस असे मानतो त्या तुझा तत्वदृष्टीला माझा नमस्कार असो अशा रीतीने सर्व वर्षपालांसह आर्यमा त्या देवाधिदेव कुर्माची भक्ती करीत असतो तो, तो त्याचेच पराक्रम गात असतो आणि वर्णन करीत असतो ती सर्व भूतांचे कारण आहे असे मानून तो त्याची स्तुती करीत असतो या नंतरच्या उत्तर कुरु नावाच्या वर्षामध्ये पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या वराचे रूप धारण करणाऱ्या भगवंतांच्या मूर्तीची पूजा करतात देवाची शास्त्रोक्त विधीने पूजा अर्चा करून जिचे हृदय भक्तीमुळे आर्द्र झाले आहे अशी ती भूमिदेवी दैत्याचे मर्दन करणाऱ्या त्या वराहरूप यज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईश्वराची भक्ती करते ती देवाची स्तुती करताना म्हणते फक्त मंत्रोच्चाराने भगवाना ऋतू हेच तुझे स्वरूप आहे मोठमोठे यज्ञ हे तुझेच अवयव आहेत तू प्रचंड वराहरूप असून तुझे कर्म अत्यंत शुद्ध आहे तीन युगे लोटली तरी तुझे हेच स्वरूप कायम आहे म्हणून अशा बलवान तुला माझा नमस्कार असो कापासून मंथन करून ज्याप्रमाणे अग्नि प्रज्वलित करतात तसे विद्वान आणि विवेकी पुरुष आपल्या मनाचे देह इंद्रियातील गुणांचे मंथन करून त्यातून त्या, त्या देवाधिदिव भगवंताचे स्वरूप काढतात जो कर्मे त्या कर्मांची फले यांच्यामुळे गुढतर राहतो आणि मुमुक्षु ज्याला जाणून घेण्याची इच्छा करतात त्या सृष्टीरूपाने व्यक्त होणाऱ्या ईश्वराला माझा नमस्कार असो विषय देवता, देह, निश्चयरूप बुद्धी ही साधने ज्यांना प्राप्त झाली आहेत ते तुझ्या मायामय आकृतीचा निराश करीत असतात म्हणून अशा तुला मी प्रणाम करते तूच तो सर्वसाक्षी ईश्वर असून त्या तुझी सर्व इच्छा जीवांच्या कल्याणा करताच असते तू स्वतः निष्काम असून त्यामुळे तुला इच्छा नसतातच पण जसे लोहचुंबकाचा हो आकर्षण रेषेत आलेल्या लोखंडात जशी चलनशक्ती निर्माण होते त्याप्रमाणे तुझी माया तुझ्यापासून त्या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करते तूच गुणकर्मांचा साक्षी आहेस अशा तुला नमस्कार असो हे देवा, तू हत्ती प्रमाणे दैत्याचा युद्धात केलास, अगदी ताला सत्वर हत्तीप्रमाणे तू तु समुद्रातून वर काढलेस त्या तुझ्यासारख्या प्रभूला माझा नित्य नमस्कार असो अशी भूमी देवी प्रार्थना करते आता या किम पुरुष नावाच्या आणखी एका वर्षात सर्वेश्वर अशा त्या भगवान दाशरतीची म्हणजे आदी पुरुष जो सीताराम देव त्यांची भक्त श्री हनुमान स्तुती करीत असतो तोच किम पुरुष वर्षाचा अधिपती होय राम हनुमान देवाची प्रार्थना करताना म्हणतो त्या षडगुणैश्वर संपन्न अशा भगवान ईश्वराला माझा नमस्कार असो ज्याची कीर्ती उत्तम आहे अशा रामचंद्राला मी प्रणाम करीत असतो ज्याचे ठिकाणी श्रेष्ठ लक्षणे आहेत त्याचे शील सर्वोत्तम आहे ज्याचे ठिकाणी व्रते असतात त्या देवाला माझा नमस्कार असो ज्याचे अंतःकरण नियमित आहे ज्याचे अनुकरण सर्व लोक करीत असतात जो साधुत्वाची साक्षात कसोटी म्हणून प्रसिद्ध आहे अशा त्या, त्या ब्रम्हरूप देवाला त्या महापुरुषाला त्या महाभागाला माझा नमस्कार असो जे विशुद्ध आहे अनुभव रूप आहे एकच असून प्रकाशाने युक्त असून गुणपूर्ण आहे जागृती इत्यादी अवस्थांचा निराश करणारे आहे सर्वांच्या अंतर्यामात वसणारे आहे अतिशय शांतस्वरूप आहे केवळ सूक्ष्म बुद्धीलाच पटते नाम आणि रूप या आहे तेच निरहंकार असे जे आत्मरूप केवळ सूक्ष्म बुद्धीलाच पट्टे, नाम आणि रूप या आहे तेस निरहंकार असे जे आत्मरूप याचा मी सर्वदा आश्रय करतो हे भगवान तू ज्या मनुष्याचा अवतार घेतलास तो फक्त स्वधा करता घेतला नसून येथील स्वतःच्या कृतीने मर्त्य असलेल्या जीवांना उपदेश करण्यासाठी तसे जर नसते तर आत्म्याशी क्रीडा करण्यासाठी व्यघ्र असलेल्या प्रभूला स्थितीमुळे प्राप्त झालेली संकटे का बरे भोगावी लागली असती आत्मज्ञानी लोकांना नेहमी प्रिय वाटणारा तो भगवान जो वासुदेव या नावाने प्रसिद्ध असलेला तो या त्रैलोक्यात कोठेही आसक्त होणारा नाही म्हणून तर त्याला स्त्री करता दुःख भोगावे लागले हे विशेष नाही का त्याचप्रमाणे ज्यांना मरण आहे अशा करता जर त्याने अवतार घेतला नसता तर लक्ष्मणाचा त्याग करणे त्याला खचितच योग्य झाले नसते मोठ्यांपासून उत्पत्ती सौंदर्य वाणी बुद्धी आकृती इत्यादी काही एक त्याच्या संतोषाला कारण होत नाही हे तर निश्चितच आहे खरोखरच आमचा जन्म अशा उत्तम कुलात न झाल्याने आम्ही जणू काय पशुच आहोत आणि पूर्वोक्त गुणहीनही आहोत अशा आम्हा अरण्यवासातील लक्ष्मणाच्या वडील भावाने परमसख्य केले हा आमचा गौरवच आहे म्हणून देव अदेव मनुष्य अमनुष्य ह्यापैकी सर्वच जण एक आत्माच आहे अशा भावनेने त्या थोड्याश्या भक्तीलाही जास्त मानणाऱ्या सर्वोत्तम रामाला नित्य पूजावे तो मानव देहधरी असला तरी साक्षात हरीच आहे उत्तर कोसल या नावाच्या प्रांतात त्या प्रभु रामचंद्राने स्वर्गास नेले नारायण म्हणतात हे नारदा अशा प्रकारे किम पुरुष वर्षामध्ये सत्याची प्रतिज्ञा घेतलेला आणि व्रतवैकल्यात अत्यंत दृढ असा जो कमलपत्रांप्रमाणे नेत्र असलेल्या प्रभू रामचंद्रांची तो वानरांचा प्रमुख आणि वानरात उत्तम असा हनुमान नित्य भावनेने स्तुती करीत असतो अध्याय दहावा समाप्त